सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला श्री गणेशायन महा हे निर्गुण ब्रह्म आत्मरूपा तू सर्वांचा आधी असून तुझे वेदाने वर्णन केलेले आहे व तुझ्या तु स्वरूपात जाणणारा तू स्वतःच आहेस तुला माझा नमस्कार असो आणि तुझा जय जयकार हो श्री निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात देवा सकल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो गणपती तो तूच आहेस कसा म्हणाल तर ऐका महाराज स्वर व व्यंजने ही ज्या रूपाची सुंदर कांती आहेत ते शब्द मात्र म्हणजे संपूर्ण वेद ही तुझी उत्तमाने व्यापक गणेश देव असे पहा की मनवाधिकांच्या स्मृती हेच त्या शरीराचा अवयव असून त्याची अंगलोट अवर्णनीय व त्यातील अर्थ ही सौंदर्याची खाण आहे अठरा पुराणे हीच रत्नखचित भूषण आहे व त्यातील पदे हा त्यांचा घाट असून त्यातील गर्भीचा अर्थ हीच कोंदणे होत उत्तम पदरचना हेच रंगवलेले वस्त्र होय व त्या पदातील अलंकार हेच लकलकीत लांबरुंद वाण होत काव्ये आणि नाटके पहा त्यांची कौतुकाने योजना करू म्हटले तर कर्गोट्याच्या घागऱ्या घागऱ्यांच्या गांगरे, ठिकाणी होते आणि त्यातील अर्थ हा त्या घागऱ्यांचा मंजूर ध्वनी होतो मार्मिक दृष्टीने पाहिले म्हणजे त्यातील श्लेशांच्या पर्यायांची उत्तम स्थले हीच कोणी त्या घागऱ्यामधील रचने शोभतात व्यासादिकांची बुद्धी हीच त्यावरील मेखलेच्या ठिकाणी शोभते आणि त्या बुद्धीचा सरळपणा मेखलेच्या पदराच्या शेंड्याप्रमाणे झळकतो असे पहा की सहा शास्त्रे हेच गणपतीचे सहा हात होत आणि म्हणून त्यातील भिन्न भिन्न अभिप्राय ही त्या त्या हातातील निनिराळी शास्त्रे होत तेव्हा तर्कशास्त्र हा फरशू न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदांतशास्त्र हाय हे गोड आणि रसाळ मोदकाच्या ठिकाणी शोभते वार्तिककरांच्या व्याख्यानाने स्वभावतात खंडित झालेले बौद्ध मत हे एका हातात असणाऱ्या मोडक्या दाताच्या ठिकाणी शोभते मग कल्याणकारक आणि वरदायक असा जो हस्त तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयकवाद होय धर्म आणि प्रतिष्ठा यांची ज्यापासून स्थापना होते तो अभयहस्त होय ज्या ठिकाणी महासुखांचा परमानंद आहे तो अतिनिर्मळ विचार हा सरळ सोंडेचा सोठ होय तसंच उत्तम संवाद हा सरळ वशुभ्रदातांचे ठिकाणी असून ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म नेत्र पूर्व व उत्तर या मीमांसा मला कानांच्या ठिकाणी भासल्या बोधामृत हा गंडस्थलातून निघणारा मज व त्याचे सेवन करणारे मुनी हेच भ्रमर होत त्यावरील पोवळ्यांच्या ऐवजी शोधतात त्या गंडस्थलावरील टवटवीत आणि सुगंधी फुले म्हणजे ज्ञान मकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे होत ओंकारातील आकार हा दोन्ही चरणांचे थे ठिकाणे उकार हा विशाल उदराचे ठिकाणी व मकार हा सर्व अवयवात श्रेष्ठ अशा मस्तकाचे ठिकाणी आहे आकार उकार व मकार हे ज्या वेळेस एकत्र आले त्यावेळेस त्यात शब्द ब्रह्माचा समावेश होऊन ओंकार हा हे रूप बनले त्या आदिबीजाला मी श्रीगुरु निवृत्तीदाथांच्या कृपेने नमस्कार करतो आता अपूर्वाशा वाणीचे ठिकाणी विलास करणारी चातुर्य अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी सरस्वती तिला मी नमस्कार करतो माझ्या हृदयात वास करणारे जे सद्गुरु त्यांच्या कृपेने संसार महापुरातून मी पार पडलो म्हणून विचारावर माझी विशेष प्रीती जडली ज्याप्रमाणे पायाळूच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्याची दृष्टी चोहीकडे फाकून त्या सुगावं लागेल तेथे भूमिकत द्रव्याचा ठेवा दिसू लागतो किंवा मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ज्ञानदेव म्हणतात की श्रीगुरु निवृत्तींच्या कृपेने माझे सर्व हेतू नेहमी तडीस जातात म्हणून जे शहाणे आहेत त्यांनी श्रीगुरूची सेवा करावी म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिद्धी जातील ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातले म्हणजे फांद्या आणि पाने, पाने आपोआप टपटवीत होतात किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत तितक्या सर्वांचे श्रेय एका समुद्रात स्नान केल्याने येते अथवा अमृत रसाचे सेवन केले असता सर्व रस सेवन केल्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे इच्छितकामना पूर्ण करणारे जे सद्गुरू त्यासच मी पुन्हा पुन्हा अभिवंदन करतो आता यापुढे सर्व कौतुक उत्पन्न करणारे अथवा विचारूप वृक्षांची रुक, अपूर्व बागच अशी गहनकथा आहे का ती सर्व मुखदायक अर्थ अर्थरूपी केवळ मोठा ठेवा अथवा नवरसाने पूर्ण असा अमृत सिंधूच आहे किंवा मोक्षाचे स्थान अथवा सर्व विद्यांचे माहेर घर किंबुहना तिच्या आश्रयाने सर्व शास्त्रे हे सर्व धर्मांचे माहेर किंवा सज्जनांचा जिव्हाळा अथवा सरस्वतीच्या लावण्यरूपे रत्नांचा ठेवाच आहे किंवा सरस्वती ही श्री व्यासांच्या महामतीत प्रवेश करून कथा मिशाने या त्रिजगात प्रगट झाली आहे म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून ग्रंथाच्या थोरपणाचे ठिकाण आहे व तेथून शृंगाराधिक नव रसाना रसाळपणाचा विशेष डौल आला तसेच आणखी गोष्ट ध्यानात ठेवा की यावेळेपासूनच शब्दरूपी लक्ष्मीस शास्त्रीयपणा येऊन आत्मबोधाच्या ठिकाणी दुप्पट कोमलपणा आला या कथेपासूनच चातुर्य शहाणे झाले तत्वार्थाला जास्त रुची आली आणि सुखाच्या सौभाग्याची वृद्धी झाली माधुर्याला मधुरपणा शृंगाराला सुरेखपणा व योग्य वस्तू श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभू लागल्या या कथेपासूनच कलाना कौशल्य प्राप्त झाले व पुण्याचा प्रताप वाढला म्हणूनच अठरा दिवसात भारताचे अठरा पर्वे ऐकल्यामुळे जनमेजयाचे म्हणजे ब्रह्महत्येचे दोष नाहीसे झाले आणि क्षणभर पाहू लाग पाहू लागले असता शृंगारदेकर रसास विशेष सुरेखपणा आला व गुणाला चांगल्या गुणांचे विशेष सामर्थ्य या कथेने आले ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर त्रैलोक्यावर उझेड पडतो त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीतून ही कथा निघाल्यामुळे सर्व जगावर उझेड पडून ते शोभले किंवा चांगल्या शेतात बी पेरले असता त्याचा जसा उत्तम त्याचा जसा सहज उत्तम होतो तसे या भारतीय कथेत सर्व विषय शोभिवंत झाले आहेत अथवा नगरात राहिल्यावर ज्याप्रमाणे मनुष्य शहाणा होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानमय झाले तसेच तारुण्यदशेत सौंदर्याची शोभा स्त्रियांच्या अंगी दशी विशेष दृष्टीस पडते किंवा ज्याप्रमाणे बागेत वसंत ऋतू निघाल्यावर वनशोभेची जणू काय खाणं चघडून पाहिल्यासारखे विशेष शोभा येते अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्यासता दिसण्यात साधारण दिसतात पण त्यांचे दागिने बनवले म्हणजे त्यांची शोभा ज्याप्रमाणे काही निराळीच दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने भारतीय कथा सांगण्याचे पत्करले व तिला जशी हवी तशी शोभा आल्यामुळेच की काय इतिहासाने आपण होऊनच त्या कथेचा आश्रय केला किंवा पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणून अंगी नम्रता धरून सर्व पुराणे रूपाने भारतात येऊन जगात प्रसिद्धी झाली म्हणून भारतात जी कथा नाही ती त्रैलोक्यतही नाही यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असे म्हणतात अशी गोड आणि केवळ परमार्थाच्या उत्पत्तीचे स्थानच अशी कथा वैशमपायन हे जनमयजय राजा सांगतात ती कथा अद्वितीय उत्तम पवित्र उपमा उपमाहित आणि अतिकल्याणकारक अशी आहे ती ऐका आता भारत हेच कोणे कमल व क कम भगवंतानी स्वतः अर्जुनास दिलेला गीता हाच त्यातील पुष्परेणू होय अथवा व्यासाने वेदरूप समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून हे गीतारूप अनुपमेय नमुनेत काढले त्यास ज्ञानरूपी अग्नीचा विचाररूपी मंद जाळवून ढ़ सुहासिक तूप बन ले। वन्त करतात। संत करतात। की वैराग्यवंत इच्छा करता सतने सेवन कर व ब्रह्मनिष्ठ देखी रम होता जे भक्ता ने ऐकने योग्य व सर्व जगत परम पूज्य है जे भीष्म पर्वा मध्य संगित है तगवद्गीता ब्रह्मा व शंकर हे ती की स्तुति व सनकाधिक अति आदराने तिचे सेवन करतात ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यांचे कोवळे कोवळे कण चकोर पक्ष्यांची पिल्ले हळवहार मनाने प्राशन करतात त्याचप्रमाणे श्रोत्याने चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा या गीतेतील कथेचा बोलल्याशिवाय विचार करावा इंद्रियांना न कळत अनुभव घ्यावा आणि ते ऐकण्याचे पूर्वी तिच्यातील रहस्य जाणून घ्यावे ज्याप्रमाणे भ्रमर कमल दलाला न समजू देता त्यातील ते पुष्परेणू सेवन करतात त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत आहे किंवा चंद्रप्रकाश होण्याबरोबर चंद्रविकासाने कमलीने उमजून आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रीतीने आलिंगन देण्याचे सौख्य जाणते त्याप्रमाणे गांभीर्याने ज्याचं मन स्थिर झाले आहे तोच या कथेचे रहस्य जाणतो व त्याला आम्ही मानतो अह अर्जुनाच्या योग्यतेचे जे श्रवण करना संता कृपा करूँ इक लक्ष दभो आप हृदय फार गंभीर है मनुन मजी आप चरणापाशी लड़ीवाड़पना ही हि विनती है ज्याे आपबड़े बोलले तरी आई बापना तभावता अधिक सतोष वाटो क्या्रमा तुम्हें सज्जना ने अंगीकार के अर्थी माला आपला मंटले है तैर्थी मजे जे का उसे तुम्हें सहज सहन करा त्या बद्दल मजे मला अपनी प्रार्थना के लिए असे अ परंतु जो अपराध मन मे हतुन घड़ता है तो निरात है तो गीते अर्थ स्पष्ट करू पहात है और इकड़े लक्ष दी तुम्हाला विनंती करीत हाँ हो गार्था काम फार कठिन है विचार मनात न करता तो स्पष्ट करना विषयी मैं चित्त धैर्य उत्पन्न बाकी सूरयापु काजव्याज ते का पड़ना आपली पिल्ले समुद्रात पडली असता त्यांना काढण्याकरता ज्याप्रमाणे समुद्र कोरडा करण्यासाठी टिटवेने आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी अज्ञानी गीतेचा अर्थ करण्याकरता प्रवृत्त झालो आहे असे पहा आकाशाचे आकलन करायचे म्हटले म्हणजे ज्याप्रमाणे त्यागून मोठे झाले पाहिजे त्याप्रमाणे वास्तविक पाहता माझे हे कृत्य अवघड आहे या गीतार गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वतः शंकर त्याची चर्चा करीत असता भवानीला चमत्कार वाटून तिने शंकराला प्रश्न केला असता सत शंकर म्हणाले हे मायादेवी तुझ्या स्वरूपाचा जसा अंत लागत नाही त्याप्रमाणे या गीता तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होत असल्यामुळे त्याचाही पार लागत नाही ज्या सर्वेश्वराच्या केवळ घोरण्यापासून वेद उत्पन्न झाले त्या जगदीश्वराने हे गीताशास्त्र जागृतावस्थेमध्ये स्वतः अर्जुनाला सांगितले असे हे गीताशास्त्र गहन असून त्याच्या ठिकाणी वेदांची देखील मती गुंग होऊन गेले तेव्हा अशा ठिकाणी अल्प व मतिमंद असा जो मी त्या माझी काय कथा हे अपार गीतातत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे सूर्याच्या तेजाला कोणी उजळा कोणी उजळा द्यावा व चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे परंतु ज्ञानदेव मनत ज्या श्रीगुरु मेला अनुकूल है तैर्थी एवडे महत्कृत्य करना एक आधार है वो यु मा धीर आलावी मे खरोखर मूर्ख हूँ अभिचारा गोष्ट करीत है, खर है। तथापि तुम्हा संतान कृपादीप लकलकी है ये मैं मजे भाग्य समझते परिश्री सामर्थ्या लोखंडा सोने होते कि मेले मनुष्यास अमृत पजलेसता तो जीवंत हो अथवा सरस्वतीस प्रसन झाली तर मुक्याला देखील वाचा फुटते तेव्हा यात नवल नसून हे केवळ वस्तुमहात्म्य कामधेनूच ज्याची आई त्याला दुर्लभ असे काय आहे म्हणून मी हा ग्रंथ करण्यात प्रवृत्त झालो तरी कमी असेल तर पूर्ण करा व अधिक असेल तर काढून टाका एवढी माझी आपणास विनंती आहे महाराज आता आपण इकडे लक्ष द्यावे कारण जर आपण मला बोलण्याची शक्ती दिली तर मी बोलेन ज्याप्रमाणे कळसूत्री लाकडाची भावली दौऱ्याच्या आधाराने नाचते त्याप्रमाणे मी तुमच्या कृपेला असून आज्ञाधारक आहे तर हे साधू तुम्ही मला आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसा नटवा तेव्हा श्रीगुरू म्हणतात हे तू आम्हाला सांगावीस असे नाही आता या गोष्टी बाजूस ठेवून गीतार्थ सांगण्याकडे लक्ष दे हे श्रीगुरूंचेच भाषण ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव मनात अतिसंतुष्ट होऊन म्हणतात की मी बोलतो ते स्वस्थ मनाने ऐका धृतराष्ट्र म्हणाला संजया धर्माचे ठिकाण जे कुरुक्षेत्र तेथे युद्धाच्या इच्छेने एके ठिकाणी जमलेल्या माझ्या व पंडूच्या मुलाने काय केले पुत्राच्या प्रमाणे मोहित झालेला धृतराष्ट्र राजा संजयास म्हणाला संजया कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे ती मला सांग ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात ते मा तेथे माझे व पंडूचे पुत्र युद्ध करण्याच्या निमित्ताने गेले आहेत तर ते परस्परात एवढ्या वेळपर्यंत काय करीत आहेत ते मला लवकर सांग संजय म्हणाला पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा दुर्योधन राजा द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यास म्हणाला अहो गुरु महाराज आपला बुद्धिमान शिष्य जो द्रुपदाचा मुलगा दृष्टद्रुमन त्याने या पांडवांच्या प्रचंड सेनेची केलेली व्यूहरचना पहा तेव्हा संजय म्हणाला ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळा ते तोंड पसरलेले असते त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य खवळले अशा प्रकारे सर्व पांडव सैन्य एकदम तयार झाले तेव्हा त्याला कोण आवरणार ज्याप्रमाणे काळकुट विष उसळले असता त्याचे शमन कोण करणार किंवा वडवानर पेटून जो प्रलयवाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो त्याप्रमाणे पांडवांचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळेस अति भेसूर असे दिसले ज्याप्रमाणे हत्तीचे कळप पाहून सिंह त्यांना कप पदार्थ मानतो त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य पाहून त्यास यशित मानले मग द्रोणाचार्याजवळ येऊन त्यास म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना बुद्धिमान असा तो द्रुपदपुत्र दृष्टद्रुम्न त्याने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे ज्या दृष्टद्रुम्ना तुम्ही पडवून विद्येचे आगर केले त्याने हा सेना समुद्र पसरवला आहे पाहतो पहा या ठिकाणी मोठी धनुष्य धारण करणारे आणि युद्धामध्ये भीमार्जुनासारखे पराक्रमे असे युयुधान विराट आणि द्रुपद हे महारथी आहे याशिवाय आणखी शस्त्रार्थात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण असे महान योद्धे आहे हे बलाने योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे यांचे सहज प्रसंगानुसार वर्णन करतो या ठिकाणी महायोद्धा युयुधान विराट राजा श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा कुन, है धृष्टतु चेकितान पराक्रमी काशीराजा पुर्जित कुभोज व नरश्रेष्ठ शैल्य शूर युमा युधामन्यु पराक्रम्य उत्तम ऊजा सुभद्रे का मुर्गा अभिमन्यु व द्रौपदी के मुर्गे ये सर्व महारथी है चेकितान धृष्टकेतू पराक्रमे असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तमऊजा व शैल्य राजा, राजा यांचेकडे पहा हा कुंती कुंतीभोज पहा तसाच येथे हा यु युधामन्यू आलेला आहे आणि पुरुजेत आदी करून सर्व राजे आले आहेत ते पहा दुर्योधन म्हणतो अहो द्रोणाचार्य हा पहा सुभद्रेच्या अंतकरणाला आल्हाद देणारा तिथा मुलगा प्रति अर्जुन असा अभिमन्यू तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे व सर्व महारथी ज्यांची गण गन्... गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी आले आहेत अहो द्विजश्रेष्ठ आता आमच्या सैन्यातील जे मुख्य मुख्य सेनापती आहेत त्यांची नावे आपल्यास माहिती करता सांगतो श्रवण करा आपण स्वतः भीष्माचार्य कर्ण सदा विजय कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण व त्याचप्रमाणे सौमादत्ती आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत हे, हे प्रसंगानुराधाने सांगतो ऐका आपण व इतरवीर जे आहेत त्यापैकी दिग्दर्शनाकरता मुख्य मुख्यांची नावे सांगतो ऐका शौर्याने व बलाने केवळ सूर्य असे हे गंगानंदन भीष्माचार्य शत्रूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमे करणं या एकेकाच्या नुसते मनात आले तर हा विश्वाचा संहार करतील फार कशाला हे एक एकटे कृपाचार्य देखील या कृत्याला पुरे नाहीत का हा या ठिकाणी विकर्ण वीर आहे तसाच तो पलीकडे अश्वत्थमा प्रत्यक्ष कृतांताला देखील त्याची भीती वाटते युद्धामध्ये सदैव विजयी असणारा सौमदत्ती आणखीही पुष्कळ वीर माझ्याकरता जीवावर उदार झालेली ते सर्व नाना प्रकारचे शस्त्रास्त्रे धारण करणारे व युद्धविदे कुशल असे आहे फार काय त्यांच्यापासून अस्त्रविद्या जगात इतकी प्रसिद्धी झाली हे जरी अति बलवान त्याप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही असे को आणखीही कितीतरी वीर आहेत की जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येचे तर साक्षात अवतारच आहेत या जगात जरी यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत तरीही त्यांनी जीवाभावाने माझाच पक्ष स्वीकारलाय ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री ते केवळ पतीच्या ठिकाणीत असते त्याप्रमाणे या सर्व वीरांचे मन माझ्या ठिकाणीच आहे हे इतके निस्सीम स्वामी भक्त आहेत की आमच्या कामापुढे ते आपले प्राणही कमी योग्य हो ते ते समजतात हे युद्धकलेमध्ये निष्णात असून युद्ध कौशल्याने कीर्ती जिंकणारे आहेत फार काय सांगावे क्षत्रियाचा धर्म यांच्यापासूनच प्रसिद्धी झाला याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत त्यांची गणना करता येत नाही भीष्माचार्याने रक्षण केलेले आमचे सैन्य अपरिमित आहे आणि भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य कमी आहे तशात सर्व क्षेत्रियामध्ये श्रेष्ठ आणि जगातील सर्व योद्ध्यांमध्ये प्रतापी असे जे भीष्माचार्य त्यांच्याकडे या सर्व सैन्यांचे आधिपत्य दिलेले त्यांनी हे सर्व आवरून अशा पेताने रचले की दणुका हे किल्लेच बांधले याच्या पुढे त्रिभुव देखील तुच्छ आहे समुद्र पाहता आधीच कोणाला दुसर नाही मग त्याला जसे वडवाणालाने सहाय्य करावे किंवा प्रलयकारच्या अग्निला महामाताचे सहाय्य मिळवून त्या उभयतांचा जसा संयोग हवा. तसे आमच्या या सैन्यास भीष्माचार्यांचे साह्य असून त्यातही त्या सेनापतीचा अधिकार मिळालेला आहे तेव्हा या आमच्या सैन्याबरोबर कोण युद्ध करील कारण आता सांगितलेल्या या आमच्या सैन्यापुढे हे पांडवांचे सैन्य खरोखर अगदी तुच्छ आहे आणि त्यातूनही दांड्याीमसेना से आधिपत्य स्वीकार नहीं स्वीकार इतके बढ़ु तो स्तब्ध रागे सर्वे अपापले स्थाने उष्माचारे सर्व प्रकार रक्षण करावे मग फिर सर्व सेनापतिसा अहो आता आपापले सैन्य सज्ज करा ज्यादा ताब्या औक्षरणीय सैन्य अपापल सैन्य आघाड़े जाऊन उभे रहा जे महारथी है त्याने आपापले दै सैन्य वाटून घ्यावे आणि सर्वजणांनी भीष्माचार्यांच्या चार आज्ञेत राहावे नंतर तो द्रोणाचार्यास म्हणाला तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख करावी आणि भीष्मास मजप्रमाणे समजून त्यांचे रक्षण करावे कारण आमच्या सर्व सैन्याची भिस्त त्यांच्यावरच आहे मग दुर्योधनाचे मनास हर्ष उत्पन्न करण्याकरता कुरुकुलातील वृद्ध आणि महाप्रतापी पितामह भीष्माचार्य याने सिंहाप्रमाणे गर्जना करून मोठ्याने शंख वाजवला राजा ते भाषण ऐकून भीष्मास फार संतोष झाला आणि त्याने सिंहनाद केला तो नाद दोन्ही सैन्यात दुमधुमून गेला इतका की त्याचा प्रतिध्वनी आकाशात देखील माविना तो प्रतिध्वनी होत आहे तोच वीरवृत्तीच्या बळाने भीष्माने आपला शंख वाजवला ते दोन्ही नाद एकत्र झाले तेव्हा आकाश कडकडवून पडावे तसा भास आणि त्रैलोक्यातील जीवांच्या कांठळ्या बसल्या त्यावेळी आकाश कडाडले समुद्र उसळले हे स्थावर जंगम विश्व घाबरून जाऊन थरथर कापू लागले आणि त्या महानादाच्या योगाने पर्वतांच्या गुहामधून देखील प्रतिध्वनी उठले तो त्या सैन्यात रणवाद्ये वाजू लागले नंतर इतर योद्ध्याने शंख नवबधी डंके मृदुंग व गोमुख या नावाची रणवाद्ये एकदम वाजवली त्यापासून मोठा नाद उत्पन्न झाला त्या नाना प्रकारच्या रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की बलवंतांना देखील तो महाप्रलय वाटला नवबद भेरी निशान, मांदळ शंख झांझ तुतारी इत्यादी अनेक रणवाद्यांचा गजर आणि वीरांचा युद्धसंबंधी रणकल्लोळ सुरू झाला मग कोणी आवेशाने दंड ठोकू लागले कोणी एकमेकांचे नावे घेऊन मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि हत्ती बेफाम होऊन औरेनाथचे झाले त्या ठिकाणी भित्र्यांची गोष्ट कशाला विचारावी ते तर कसपटाप्रमाणे उडून गेलेच पण यमास यमाससुद्धा दहशत बसून तो इकडे तोंड देखील करीनास गेला कित्येकांचे उभ्या उभ्या जीव गेले जे साधारण धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि जे नामांकित योद्धे होते त्यांच्या अंगास कापरे सुटले अशा प्रकारचा तो भयंकर वाद्य धुणे ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाला आणि इंद्रादी देवतर तर आज हा प्रलय काळच ओढवला की काय असे म्हणू लागले या नंतर पांढरेगोडे जोडलेल्या मोठ्या रथात बसलेले कृष्ण व अर्जुन याने दिव्य शंख वाजवले श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा व वा भयंकर कर्म करणाऱ्या भीमसेनाने पाऊंड्र नावाचा शंख वाजवला कुंतीपुत्र धर्मराज व नकुल सहदेव यांनी सुघोष व मणीपुष्पक हे शंखवाद झाले याप्रमाणे स्वर्ग लोकात दाणादा उडून गेले असता इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा जो विजयाचे प्रत्यक्ष माहेरघर असून तेजाचे केवळ भांडारथ व ज्या गरुडाप्रमाणे वेगवान असे चार घोडे झुंपलेले असून जो पक्षयुक्त मेरू पर्वताप्रमाणे दिसत होता तो श्रेष्ठ रथ तेथे शोभू लागला त्याच्या तेजाने दाही दिशा लखलकीत दिसत होत्या ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती कृष्ण सारथी होता त्या रथाचे गुण कोठवर वर्णन करावे साक्षात शंकराचा अवतार तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शांकृत ती धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते त्या प्रभूंचे नमल केवढे ते पहा भक्तांच्या प्रेमामुळे ते पार्थाचे सारथ्य करू लागले आपल्या सेवकाला पाठीशी घालून आपण पुढे झालेल्या भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य नावाचा शंख सहज लिहिलेने वाजवला पण सूर्याचा था उदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे नक्षत्रे लोकतात त्याप्रमाणे त्या शंखाच्या महानादाने कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्य गजर कोणीकडे नाहीसा त्याचा पत्ता लागेना त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख वाजवला त्यावेळी त्या दोन्ही शंखांचा अद्भुत ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले इतक्यात भीमसेनालाही ही आला आणि महाकालाप्रमाणे खवळून त्याने आपला पौंड्रनामाचा महाशंख वाजवला त्या शंखाचा ध्वनी महाप्रलयाच्या मेघाप्रमाणे होत आहे तो, तो धर्मराजाने अनंतविजय नामक शंख वाजवला नकुला सुघोष नावाचार और सहदेवा मणिपुष्पकना शंख त्या वजवला प्रत्यक्ष यमाते ही धाबे धनाणुन गे